श्री गणेशायन महा वाल्मिकी रामायण बालकांड सर्गचोप नाव रामा इतके सांगूनसुद्धा वसिष्ठ मुने कामधेनूचा त्याग करीत नाहीत हे पाहून विश्वामित्राने त्यांची शेबला ओढून नेली राजा ओढून नेत असता ती शबला दुःखी होऊन रडत शोकाने विकार होऊन विचार करू लागली मी अतिशय दुःख असताना राजाचे सेवक मला ओढून घेऊन चालले आहेत महात्म्या वसिष्ठाने माझा त्याग केला की काय शुद्धचित्त महर्षींचा मी असा काय बरे अपराध केला की ज्यामुळे ते धर्मवृत्तीचे मुनी मी त्यांची भक्त आहे निरपराधी आहे हे जाणत असताना माझा त्याग करीत आहेत असा विचार करीत पुन्हा पुन्हा उसाशी टाकीत ती वेगाने दौडत तेजस्वी वसिष्ठांच्याकडे गेली तिने त्या सेवकांना शतशः झिंजाडून टाकले आणि वायुवेगाने ती ऋषींच्या पायाकडे धावली ती शबला रडत आक्रोश करीत वशिष्ठांच्या पुढे उभी राहून मेघगर्जनेसारखा हंबरडा फोडून म्हणाली हे ब्रह्मपुत्र हे राजाचे सैनिक मला तुमच्यापासून ओढून घेऊन जात आहेत भगवान आपण माझा का बरे त्याग केला ते असे म्हणाली तेव्हा ब्रह्मर्षी शोकाने हृदय पिळवटून गेलेल्या दुःखी भगिनीला बोलावेत असे तिला बोलले शबले मी तुझा त्याग केलेला नाही तूही माझे काही वाईट केलेलं नाहीस हा महाबलिष्ठ राजा बलाने उन्मत्त होऊन तुला नेत राजाचे तोडीचे माझे बल आज राजाच अधिक बलवान राजा क्षत्रिय आहे म्हणून तो बलवान आहे तो पृथ्वीचा पती आहे याचीही अक्षरणीय सेना आ, हत्ती घोडे रथ यांची गर्दी असलेली हत्तीवर झेंडा मिरवित असलेली परिपूर्ण आहे त्यामुळे तो, त्या तो अतिशयच बलवान झालेला आहे वसिष्ठाचे म्हणाले तेव्हा ती चतुर्भाषिणी नम्र होऊन अद्वितीय तेजस्वी ब्रह्मसिना म्हणाली क्षत्रियांचे बल ते काय ब्राह्मण ब्रह्म्ह है तैयाह अधिक बलवान हे ब्राह्मण ब्रह्मबल है दिव्य है क्षात्र बलाहुन तो बलवत्तर है तुमसे बल अजोड़ है तुम्हें हा महाबलशाली विश्वामित्र का अधिक बलवान नहीं तुमसे देश अप्रतिहत है मैं ब्रह्मबला वाढ़ी है तुम्हें महातेजस्वी आह मज्ञा दुरात्मे का दर्प बल प्रयत्न ये निपात करते रा तिने असे म्हटल्यावर हो, महाकिर्तिमान वसिष्ठ तिला म्हणाले शत्रूच्या सैन्याची दाणादा करणारे सैन्य तू उत्पन्न कर त्यांचे ते, ते वचन ऐकतास त्या सुरभीने ते सैन्य उत्पन्न केले तिच्या हंबरण्याच्या आवाजातूनच शेकडो पल्लव निर्माण झाले विश्वामित्राच्या देखत त्याच्या सर्व सैन्याचा त्याने नाश केला तो राजा अत्यंत क्रुद्ध झाला त्याने राधाने आपले डोळे मोठे केले आणि नाना प्रकारच्या शस्त्रांनी त्याने त्या पल्लवांचा नाश केला शेकडो पल्लव विश्वामित्राने नष्ट केलेले पाहून तिने आणखी भयंकर शक आणि यवन उत्पन्न केले त्या शकयवनाने सारी भूमी व्यापून गेली अत्यंत प्रभावशाली महाशक्तिवान सोन्याच्या किंवा कमल वर्णाचे धार धारदार खडग आणि भाले हाती घेतलेले असे ते शकयवन होते त्यांच्या अंगावर सोन्याच्या रंगाची वस्त्रे होती भडकलेल्या अग्नीप्रमाणे त्यांनी ते सर्व सैन्य जाळून टाकले तेव्हा महा तेजस्वी विश्वामित्राने अस्त्रही त्यांच्यावर सोडले त्या अस्त्राने त्या यवना कांबोज बरबरांची दाणादाण होऊन गेली बालकांडाचा चोपन्नावासर्ग समाप्त हो